तुम्हाला प्राप्त होणार त्याप्रमाणे माझ्या स्नातून त्याला फल होणार म्हणून तेलोध होत नाही तेलीने केला परमार्थ होत साधू पुरुष प्रपंच करतो पण ते करतो त्याला फल होतो आपण परमार्थ करतो पण ते आपला परमार्थ करी होतो फरक एवढा साधू प्रपंच करतो प्रापंचिक माणूस परमार्थ करतो आपण प्रापंचिकाचा परमार्थ शैलीचा असतो म्हणून तो मुक्त होत आणि ज्ञानीपूर्ण शैनीचा असतो दोघांही दोघांचे फल प्राप्त होतो कोणतीही गोष्ट शैनी केल्याचं कुठलीही गोष्ट करा फक्त शैनी मी करा तुम्हाला त्याचं फल प्राप्त होणार ज्ञानीप्रमा प्रसंगात राहून परमात्माची वृत्ती बिघडत नाही का लोक नाही बिघडत त्याची त्या वयांचं जातं त्याच्या बाया आम्ही पाहतो घाबरीवर घागर झावर घागर जाते काहीतरी जीवन काही जागा आणि गणेश घरापर्यंत महिलो गणेश आणि उद्या बाया जातो खांद्यावर धुण्याची धुण्याची फिळे असतात हाता पायाची एखादं पोर असतात आणि बरोबर एखादी ताजणी असते मैत्री त्याच्याशी गप्पा गोष्टी करीत पोरं सांभाळी त्या धुण्याचा पिळा सांभाळी ती बाई जाते पाण्याचा फिळ खाली एवढा व्यवहार करून तिचं लक्ष जसं त्या भांड्यांच्या वरती असावं तसा ज्ञानिक एवढा व्यवहार करून त्याचं लक्ष आपल्या स्वत स्वरूपाच्या अरे तू किती दिवस करतो आधुनि तत्वज्ञानाचा वर्षा करतो तुझ्या कानावर कंटाळा इतका वेळेला सांगतो की ज्ञाना ज्ञान ती सभ्र प्राप्ती ती संज्ञा हे तुला ही गोष्ट हजार वेळा सांगतो एवढं सांगून तरी तुझ्या मनावर पदार तुझं लक्ष कसं प्रपंचात काय एवढा पदार्थ करू नये एवढा पदार्थ करून श्रवण चाललंय मनन चाललंय सकाळचं भजन चाललंय दुपारचं भजन चाललंय रात्रीचं भजन चाललंय पाठांतर चाललंय मी सांगतोय त्याप्रमाणे वाघणं चाललंय कामं करतोय माझे एवढंच करून सुद्धा काय झालं माझं एवढं करून लक्ष पुन्हा एवढं करून तरी तुझं लक्ष नाही ज्ञानी पुरुषात तेवढा प्रसंगार्थापासून चित्ता हातात काय वाग आहे मला आता भर परमार्थ करायला हे सगळे दृष्टांतच आहे आपल्याला आता सिद्धांताचा सांगत आहे वनिक आपल्याला असा प्रश्न विचारते की द्रष्टा वृक्ष आणि दर्शनाची त्रिकुटी सारखी नांदके आहे पावली पावली तिचा बदल प्रत्येक क्षणाला त्या त्रिकुटीचा तू निर्धार करीत असतो का त्याला निर्धार करण्याची आवश्यकता आहे का त्याला निर्धार करावा लागतो हो का त्याच पद्धतीने दर्शन या त्रिकोटींचा अभाव झाल्यानंतर अभावाचा शेष रूप असे परमात्मा स्वयंभू परमात्मा स्थितीला असा पुन्हा कोणी निर्धार करण्याची आवश्यकता आहे का वाचून अन्न तिथे अस्तित्व नसताना स्वयंभू रूपाने तो वाचतो आपल्या अस्तित्वावर असतो आपल्या ज्ञानाने तो प्रकाशित होतो तो तरीमुळे त्या प्रकाशनासाठी अन्याची कोणाची आवश्यकता असं तो निर्विहाराची आवश्यकता नाही हे त्या महिन्यातलं तात्पर्य आहे जर व्यवहारामध्ये आपल्याला अनुभव पडल्यामुळे कुठेच पुन्हा ग्रह व्यवहार करण्याची आवश्यकता नाही तो जर व्यवहारात सहजतीने राहतो तर ब्रह्म सहज आण तिला का वाटत नाही ते असंच आणादे ते असंच आपल्या अस्तित्वावर राहतात आपल्या महिने आणि ते असंच आपल्या दृगतीनं जातो वाचून करतो निर्धार करीत नाही मी ब्रह्म ब्रम्हणाची धोकाची काय आवश्यकता आता मी हिद्रोपाचे भोकण्याची काय करणं आवश्यकता का दुसऱ्याच्या सत्ते वाचून आपल्या अस्तित्वावर जो असतो जो आपल्या खुद्रो ही दृष्टी जशी झोपी वाचून निर्धारा वाचून विस्मरणा वाचून स्मरणा वाचून विपरीत निश्चया वाचून संदेहा वाचून दुसऱ्याच्या सांगाव्या वाचून जशी कायम आहे त्या पद्धतीने या म्हणतात या अं शुभ निर्माण होत असतात प्रत्येक निश्चित्रधार करायला जसे निर्धार करायला लागत नाही तसे निर्धारावरून से दिन्दी। दिन्दी दिन्दी। नहीं परमात्मा सभराभरित्र एकमेव अद्वितीय तो सामान्य विशेष भाव रहित आहे केवळ सत्सामान्य स्वरूपाने आहे इतक नव्हे तर त्या सत्सामान्य स्वरूपामध्ये सहज <coughs> रूपात तो राहतो त्यामध्ये प्रशिक्षणाला या भरपूर असलेल्या व्यवहारामध्ये जशी तुम्हाला कधी निर्भराची आवश्यकता नाही त्याप्रमाणे निर्भारा वाचून व्यवहारा वाचून अहंकाराधिका वाचून कुठलाही अभिमान ज्ञान इत्यादिकांचा संबंध करून केवळ तुम्ही मात्र परमात्मा शिल्लक राहतो <coughs> त्या व्यतिरिक्त दुसरं कुणीही शिल्लक राहतो दोन्ही हे दोघेही विशेष भावाला प्राप्त झाल्या हा जो परमात्मा आहे ना हा परमात्मा आता कोणत्या रीतीने राहतो आजचा तुम्हाला या प्रमाणे राहतो म्हणजे कसा राहतो त्याचा खुलासा म्हणल्या ते म्हणजे दोन्हीला उगाळीत नाही मुलीला भीत दोन्ही जे दृष्टा आणि या भावाला या विशेष भावाला भिळ या विशिष्ट भावाना उगाळी ना म्हणजे घट्टा दृश्य भाव घेते का येते नाही उगाळते का नाही मग काय ही त्रिकोटी उत्पन्न करणं आणि नाही तो करणं ह्या वाहतूक त्रिकोटीचा संबंध नाही त्रिकोटीचा अभिव्यक्ती करणं संबंध नाही म्हणजे विनाशाचाही संबंध नाही आणि उत्पत्तीचाही संबंध नाही निर्माणही होत त्रिकोटीला ती था हाँ, हाँ, अप्लात अप्लात कि म्हणा दुसऱ्या शब्दा समोर धाकळीचा जो हा भाव आहे हा डोळ्याचा भाव याहून स्वरूपावर आपल्याच स्थितीवर राहते किंवा दुसऱ्या शब्दात समजा गेलं ही त्रिपुटी निर्माण झाली किंवा ही त्रिपुटी विनयाला गेली तरी वस्तू आपल्याच अंगावर आपल्या स्वरूपावर पुन्हा दाखवतात एवढं सगळं दाखवून मुख्य गोष्ट असे की या त्रिकुटीची उत्पत्ती हो हो, ही त्रिपुटी स्थिर राहो स्हो हे त्रिपुटी विलयाला जाऊ या वाचून द्रस्ता आणि दृश्य या भावा म्हणजे विवर्जित परिपूर्ण रूपाने तो परमात्मा राहतो अनुभूती रूपाने तो परमात्मा उर्वरित राहतो तिथे समविषमत्व नाही तिथे द्रस्ता दृश्यभाव नाही ते तिन्ही कलावधीत अबाधित रूपाने ती राहते उघडणं आणि दोन्ही गोष्टी त्या त्रिपुटी रूपाने घेत असल्या तरी सुद्धा त्या ज्ञान स्थानावर व्यवहार घडवूटी विळयाला जाऊ दोन्ही कालामध्ये गटिष्टमध्ये मात्र काही बदल झालेला नाही असं यावरून तुम्ही लक्षात ठेव असं या कृष्ठावर उघडले निर्विशिष्ट भाव तो ओकीच नाही काही तरी हा विशेष नाही का अशे विशेष निवर्गित आहे आणि एवढा विशेषांचा वेळ जरी घडला तर त्याच्या वाटून घडत त्याच्यावरच घडतो परिपूर्ण रुपयाचं वाचल्या कारणाने त्यात वाचून घडत नाही तो यात कुठेच नसतात परंतु उगरमतीचे भाव वस्तू आपल्याच अंगावर जातीच त्याच अंगावर हे व्यवहार घडत असतात अन्यत्रे घडत नाही कारण काही राहू शकत होऊ शकत पातया पातळी मिळेल की दृष्ट्यातले सैन्य जो पुढे हे उन्नता भाव एक नवला याने ते माणू म्हणतो या दृष्टीचा या स्थितीचा एक नवला आहे नवलावाय पात्याला पातळी लागल्याबरोबर ती जी दृश्य सृष्टी आहे हे दृश्य सृष्टी विस्ताराला हवा दुसरी गोष्ट अशी आहे तीच पाती किंमित उघडतात सर्व त्या सर्व मावळते हा इथला कसं झालं जो नकोनी जगदा राहतू दहावी मग राखू प्रगटला कर ही गोष्ट आता तुम्ही जो नकोली म्हणजे पाट्याला पाच लागल्याबरोबर वास्तविका व्हायला पाहिजे झाली ते पात थोडच उघडले तर उघडले तोच सर्व त्या सर्व सृष्टी मागते असा या म्हणण्याचा आपल्या विशेष रूपाने झाकला जातो त्यावेळी पाट्याला पातळ लावलं जात तो झाकला जातो त्यावेळी दृश्य सृष्टी विस्तार तो त्याच्यावर ज्यावेळेला आविष्करण घडतं त्यांची जरी त्याचं आविष्करण तरी हे सृष्टी विलयाला जाते म्हणजे त्याच्या प्राकट्याने आता बाध होतो असा याचा अभिप्राय हे जे मुलावर दिसणं झाकल्यावर दिसणं हे जे पापणे त्या चर्मचकूच्या दृष्टीचं हे जे पाहण्याचे ते आहे हे पाहणं त्यामुळे वेगळ्या म्हणून तर नवलं पाहणं हे नवल दृष्टी दृष्टीच नवलाव्याच्या असल्या कारणाने त्या दृष्टीच्या उघडजापीमध्ये घडणारे व्यवहारही नवलाव्याचे कसावेत हे उच्चित आहे हे योग्य तुमच्यामध्ये पाट्याच्या पाच्या लागल्याने दृष्टी दिसतच आणि पातळ उघडल्याने दृष्टी दिसते इथे तसं नाही इथे नवलावाया दृष्टी तर काय नवलावाया पाळ्याला पातळी लागल्याबरोबर म्हणजे दृष्टी निसल्याबरोबर दृश्य सृष्टी विस्तारायला पाहिजे आणि पातळ्या पाजून उघडलं हे दृ सृष्टी लिहायला जिष नाहीशी होते हा या दृष्टीचा व्यवहार आहे दुसऱ्या शब्दा सांगायचं दोळा आणि दोळ्याची पाटी हा जो आपला व्यवहार होतो उघडणे व झाकणे हे सगळं आपल्या हातात ह्या दृष्टीच्याच हातात हे दृष्टी उघडली दिसत दृष्टी झाकली दिसत नाही हे इथे हातात आहे आणि हा सगळा व्यवहार आपण दृष्टीचा बाह्य चंद्रचक्षीच्या रूपाने जो घडतो हा व्यवहार घडतो हा घडल व्यवहार या व्यवहारात आपण याची विलक्षण तशीच नीती याची समजू नये ही जास्त जास्त घेण्यासाठी जरी दृष्टांत तो उघड झाला असला तरी चर्मचतुची जी उघडझापीची स्थिती आहे त्यामध्ये होणारी जी व्यवहार आहे त्यामध्ये घडणारी जी पद्धती आहे ती पद्धतीची सरणी ही चर्मचतुची ती त्या शुद्ध परमेश्वर स्वरूपाच्या मृत्यूला लावू नये ही गोष्ट पहिल्यांदा घ्यायचं आहे याहूनही थोडंसं वेगळा आहे मुला थोडंसं विक्रीच नाही म्हणून इकडे गोळ्या पाट्याचा पाच पातळ उघडल्याने तृष्टी भिजते त्याच्या विरोध आहे पायाला पाती लागल्यावर तृष्टी विस्ताराला लावते आणि पातळ चिंतित उघडलं की नव्हे कृष्ठी भिजायला जाते हा त्यातला मनोभाग आहे असं का त्याच कारण आहे हा निम किला आला होता हा डोळा आहे डोळ्याचा डोळा हा त्यामुळं चक्कू चखू आणि डोळ्याचा डोळ्यात असल्याने ह्या डोळ्याचे नियम डोळ्याच्या डोळ्याला लावायचे नाही डोळ्याच्या डोळ्याला लावायचे नाही डोळ्याचा डोळा असल्याकारणाने त्याचे नियम स्वतंत्र त्याची स्थिती वेगळ्या त्याचे कार्य निघाळ त्याचा सगळा व्यवहार वेगळा द्रष्टात असल्या कारणाने द्रष्टात आपण आपल्याला दृष्टी होऊन पाहतो द्रष्टात आपण आपलं स्वतः नको वाटलं तर पाहत नाही असं असल्या कारणाने त्या बाबतीची गोष्ट अशी घडावी ही योग्य ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गुरुंच वर्णन करताना माझ्या गुरुंची परब्रम्ह आपल्या गुरुंची दृष्टी अशी मृती लवलं दिथि पाहता असानी लिलो लिलनी उत्पत्ती प्रलि दोन्ही लिलाची कृती ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गुरूंचं वर्णन केले महाराज हे गुरु या आपली सदा वंदनीय सदा प्रार्थनीय सदाची भजनीय असलेली माझी ही जी दृष्टी म्हणजे आपली दृष्टी जी मला वंदनीय जी मला दर्शनीय जी मला सदाची पूजनीय अशा प्रकारची जी तुमची दृष्टी ती पाहिली असता तिथं परमार्थतः विचार केला असता ती परमार्थत द्रता आणि दृष्ट या भावाहून विरोजित आहे म्हणूनच ती सुमुली आहे ती साणी आहे म्हणजे लहान कसे वर्णन केलं मला तरी तेव्हा त्यामुळे ती अगदी चिमुपली म्हणजे लहान आहे म्हणण्यामध्ये इतका कसा अर्थ आहे साधी म्हणजे लहान लहान म्हणजे सत्सामान्य सामान्य म्हणजे चिमुपली आणि ज्या चिमुकली त्या साणी स्वरूपामध्ये त्या सूक्ष्म स्वरूपामध्ये व्यापकाची व्यापकता आहे अशी ती साणी आहे अत्यंत सत्सामान्य स्वरूपाचे आहे तरी पण असं जरी आहे तरी सुद्धा त्या दृष्टीच्या उनिलनामध्ये सदैव सत बहुत्न असे वृत्ती निर्माण होते त्या कृत्यनुसार या दृष्टीकडून लेखन घडतं त्यावेळी जगताची उत्पत्ती होते आणि ही त्रिपुटी ज्यावेळी सृष्टी ज्यावेळी निर्माण होते त्यावेळेस त्या दृष्टीमध्ये या द्रा दृष्टी आणि द्रशन या त्रिपुटीची प्रसिद्धी आणि त्या दृष्टीचं मिलन करत मनआतीत गोड नजरे अशी ज्यावेळी स्थिती प्राप्त होती त्यावेळी सर्वात आख्यादित करणारं ज अज्ञान असतं आणि धन अज्ञान ज्यावेळी असतं त्यावेळी जगाचा प्रले होतो हे श्री गुरु या दोन्ही गोष्टीतून करते असं त्या दृष्टीचं वर्णन श्री महाराजांनी केलेलं आहे या दृष्टीच्या आणि नवराव्याचं वर्णन करून त्याने महाराजांचा तेवढा विलास होऊ मात्री यात तेवढंच समज जरी दृष्टीचा हा नवरावास होतो परमार्थ करायचे तिथं तिथे फक्त सोडायचं उघड जाती मध्ये असा नवलाव आहे हे आत्ता सांगायचं नवलाव सांगितला नवलाव हा प्रतिपादन नवलौकी तिच्या आणि किंमती उघडण्यामुळं सृष्टीचा विलय होतो जो पाटाला पाच लागल्यामुळं सृष्टीचा विस्तार दृष्ट्याचा विस्तार होतो हे या लौकिक दृष्टी होऊन तरी अलौकिकच वाटलं तरी सुद्धा हा नवला उघडत असताना ज्ञानेश्वर महाराजांना सांगण्यात आह या नवला या उघडझापीमध्ये मला एवढंच मला शिकवायचं आहे की एवढा सृष्टीचा वाढ विस्तार विलास होऊ नये त्या मूल मात्र एकूणच्या एक चैतन्यामध्ये दुध वैट असं व्यक्तींचे निर्माण होत नाही त्या एकत्वामध्ये कोणत्याही प्रकारचा अंगोळ निर्माण होत ते एकत्व सुटत नाही म्हणजे अफूट पित अद्वैत रुप आहे अखंड एका स्वरूप जे स्वरूप आहे ते अद्वैत स्वरूप जसं का तस हा हा नवराव तर ठीकच आहे जो लपुट जगता बापू झाली जगत राहू प्रकटा करी हा नवराव ठीक असं ज्ञान महाराजांनी गुरुंच वर्णन करताना कसं केलं मावळ नवल उदयला कन्माजू हा सूर्य निवृत्ती महा हे हा सूर्य म्हणजे नवलाव्याचा सूर्य नवल सूर्य एका पद्धतीने ही नवलप्रिती आहे नवलदृष्टी असूनही दृष्टी असा नवरा नवराव्याने अगं द्रष्टा दृश्य दर्शन हे त्रिपुटी तुम्हाला विनयाला जाऊ एवढा सगळा व्यवहार का आहे खाना वेगळं तो तरी सुद्धा मूळ जी स्थिती आहे परमार्थत जी तुमची दृष्टी आहे म्हणजे परमार्थ कहा हे ब्रमात्र स्वरूप आहे ती जी तुमची स्थिती आहे त्या परमार्थ कहा असलेल्या एक अखंड अफुटादैतामध्ये रतीमात्र बदल होत नाही हे ग्रणेश महाराजांना सांगितलं आता सांगण्याचा विषय हा नवनाव्याचा की अफुल अवैवेत म्हणजे काय हे अफूटा दैत एवढा वाढ विस्तार विलास होऊ हो। नये वो एवढ्या वाढ विस्ताराचा विलासाचा पदाचा विलय होऊ नाही त्या मूळात स्थितीमध्ये ना चढ आहे ना उतार ना भरती आहे ना मोहती आहे त्या भरतीच्या वेळी विकार आहे ना मोहतीच्या वेळी विकार आहे ना संकोच आहे ना विकास संकोच विकास विलंबित एवढा विलास हो विलासाचा मूळ स्वरूपादिमात्र बदल घडत नाही ही अपुंतक स्थिती हीच खरी योग निद्रा हीच खरी आत्मस्थिती आणि हा आमचा खरा नवनावा जर नवनावात म्हणायचा असेल तर तो दुखीचा नवनाव मुक्त दशेमध्ये जे जो एखादा तुम्ही प्रमुख झाले त्याला ठीक आहे साधकदशेच्या दृष्टीने ते चिंतणी आहे साधकाचा सिद्ध महापुरुष या सिद्धाच्या अनुवादाच्या दृष्टीने ही विखी परमार्थ स्वरूपाना दुथीचा व्यवहारतः जो तुम्हाला आम्ही नवलाव सांगितला म्हणजे परमार्थ क्षेत्राचा जो नवलाभ सांगितला तो वेगळा परमार्थ क्षेत्राचा नवलाभ नाही मला तुम्हाला सांगत परमार्थ तहा नवलाव सांगायच तिच्या परमार्थ स्वरूपाचा नवलाव सांगायचा त्या दिला जो विचार केला तिच्या परमार्थ स्वरूपाचा म्हणजे सत्सामान्य स्वरूपाचा आपण विचार केला तर ती दिखी सूक्ष्माती सूक्ष्म असून व्यापका कि व्यापक असून ठिकाणी नाम ब्रह्माच्या स्थितीच्या ठिकाणी स्वरूपाच्या ठिकाणी अधिष्ठानाच्या ठिकाणी विकास ना होती ना, ना, ना, ना भरती ना त्याची निवृत्ती या दोन्हीवरतीची आत्मस्थिती राहते तिला त्या अभूत आधळीताना भूत नाही तिला विकार नाही निर्मिकार रूपाचे आहे तिथे ज्वैताचा संबंध नाही संबंधाची शंकाही संबत नाही आता ते आपणच आद्रहित आहे हा नव्हता तो या रूममध्ये मी नवलाव महत्वाचा आहे ही गोष्ट समोर व्यवहाराच्या दृष्टीपेक्षा या दृष्टीचं अलौकिकत्व लोक असा मान्यत्व जरी आम्हाला मान्य असलं तरी ज्ञानेश्वर मौलीला आता त्या असामान्यो सामान्य आणि असामान्य लोकता लौकिकता योग निद्रा ती योग भूमिका त्या योग भूमिकेच त्या योग निदारवो का एवढा वाढ विस्तार नवनात्र स्थितीमध्ये व्यक्ती मात्र बदलणे स्थिती ज्योत्यो त्याच्यामध्ये मात्र बदल नाही हे बाकी करायचे मुंडळी